स्कंध तिसरा अध्याय सहावा देवीचे श्रेष्ठत्व आणि त्रिगुणांचे विवेचन ब्रह्मदेव नारदाला म्हणाला हे नारदा याप्रमाणे मी त्या देवीला प्रश्न विचारल्यावर विनम्र भावाने तिच्या पुढे न झालो तेव्हा ती देवी मला स्पष्टपणे सांगू लागली मी आणि परमात्मा पुरुष या दोघांमध्ये नित्य ऐक्यच असते आम्हात भेद नाही जो तो परमात्मा तो मीच आहे आणि ही शक्ती जी मी आहे तोच परमात्मा आहे पण केवळ अज्ञानामुळे हा भेद जाणवत असतो आम्हामध्ये जे सूक्ष्म अंतर आहे ते ज्यानेच जाणले तोच खरा बुद्धिमान आहे आणि तो जाणकार संसारापासून सत्वर मुक्त होतो हे अगदी निसंशय सनातनित्य ब्रह्म हे एकच अद्वितीय आहे पण सृष्टीच्या उत्पत्ती कावैतभाव प्राप्त होतो त्याला उपाधींचा संसर्ग होऊन दीपा प्रमाणे ते दोन प्रकारचे सृष्टी निर्माण करण्याकरता हा भेद उत्पन्न होत असतो सारांश द्वैत असताही दृश्य दृश्य स्वरूपाचा हा भेद कायमच राहत असतो सृष्टीचा क्षय झाला असता स्त्री पुरुष किंवा नपुंसक यापैकी मी कोणीच नसते पण सृष्टी स्थित असताना मात्र बुद्धीने कल्पिलेला हा भेदभाव नित्य टिकून राहतो बुद्धी श्री धृती कीर्ती स्मृती श्रद्धा मेधा या, लज्जा क्षुधा तृषा आणि क्षमाही मीच आहे शिवाय कांती शांती जिज्ञासा निद्रा तंद्रा जरा अजरा विद्या अविद्या स्पृहा वा शक्ती अशक्ती मीच आहे आणि वसा मज्जा त्वचा दृष्टी सत्य असत्य परा पश्यती मध्यमा वाणी आणि नाना प्रकारच्या कला माझ्या मीच आहेत असे पहा की संसारात कोणत्या स्वरूपात मी नाही माझ्याशिवाय ह्या जगतात काय आहे हे ब्रह्मदेवा या जगाचे सार सर्वस्वही मीच आहे हे तू निश्चित समजून मनामध्ये ठेव ही माझी सर्व निश्चित स्वरूपाची विविध रूपे असून याशिवाय असंबंध असे काय आहे सांग हे, हे ब्रह्मदेवा या चराचर सृष्टीत मीच कायती वास करून राहिले आहे खरोखरच सर्व देवांचे ठिकाणी नाना प्रकारची रूपे धारण करून मीच वास करीत असते आणि मी शक्ती असल्यामुळे मीच पराक्रम करते गौरी ब्राह्मी रौद्री वाराही वैष्णवी शिवा वारुणी कौबेरी नारसिंही वासवी या सर्व शक्ती ज्या आढळतात ती सर्व माझेच रूपे आहेत संपूर्ण पदार्थ निर्माण झाल्यावर मीच त्यांच्यात वास करते आणि मीच सर्व कार्य करून फक्त निमित्त म्हणून त्या पुरुषाला पुढे करते उदकामध्ये शीतलता अग्नीमध्ये उष्णता प्रभेचे ठिकाणी प्रखरता चंद्राचे ठिकाणी शीतल चंद्रिका या सर्व रूपातून मीच असते हे ब्रह्मदेवा या संसारातील कोणत्याही प्राणी मात्राचा मी जर त्याग केला तर तो, तो प्राणी कधीही चलनवलन तत्पर राहणार नाही पण माझ्याशिवाय त्याला ते सामर्थ्य असणार नाही हे मी तुला कृतनिश्चयाने सांगून ठेवते तू लक्षात ठेव मी जर त्याग केला तर प्रत्यक्ष शंकर ही कोणत्याही दैत्याचा वध करण्यास समर्थ होणार नाही आणि लोकही शक्तीही म्हणून ते शंकरा शक्तीही पुरुषाला सर्व लोक असे अत्यंत क्षुल्लक समजतात जसे रुद्रहीन अथवा विष्णुहीन पुरुषाला ते समजत नाहीत जगतामध्ये पडलेल्या अडकळलेल्या भ्यालेल्या स्वस्त बसलेल्या आणि शत्रूचे अधीन झालेल्या पुरुषाला अशक्त म्हणून सर्वजण ओळखतात पण अरुद्र म्हणजे रुद्रहीन पुरुषाला तसे ओळखण्याचे कारण नाही तुला सृष्टी उत्पन्न करण्याची जी इच्छा होते त्याचे कारण प्रेरणा देणारी शक्ती हेच आहे तुला जेव्हा प्रेरणेने शक्ती मिळते तेव्हाच तू हे सर्व जगत उत्पन्न करण्यास समर्थ होतोस विष्णू शंकर इंद्र अग्नी सूर्य चंद्र यम स्वष्टा वरुण यांचे बाबतीतही असेच आहे पृथ्वीला जेव्हा शक्ती प्राप्त होते तेव्हाच ती हे प्राणी वगैरे चराचर धारण करण्यास समर्थ होत असते नाही तर शक्ती नसल्यास ती क्षुद्र परमाणूही धारण करण्यास निशय असमर्थ होईल तसेच शेष कूर्म आणि इतर सर्वच्या सर्व दिग्गज माझ्या शक्तीच्या प्रेरणेनेच आपापली कार्य करण्यास समर्थ होत असतात मी अशी एकमेव शक्ती आहे की मी एका क्षणात संपूर्ण उदक प्राशन करीन अग्निचा निमिषार्धात पूर्णपणे संहार करीन अथवा वायूचे सत्वर स्तंभन करून टाकीन थोडक्यात सांगायचे म्हणजे जे मनात आणीन ते मी सत्वर करू शकेन मला अशक्य काही नाही कोणतेही मूलत नसलेले तत्व निर्माण होत असते असे तू कदापिही मनात आणू नकोस ज्याप्रमाणे मृत्यिकेचे मूळ स्वरूप बदल होऊन त्याचा पिंड तयार केला असता मृत्तिका पण नाहीसे होते पिंडाला आकार देऊन घट केल्यावर भाजून काढल्यावर त्याला खापराची भावना जडते आणि घटत्व प्राप्त होते आणि त्याचे मूळ स्वरूप लक्षात येईनासे होते तसेच एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात गेल्यावर पहिल्याचा अभाव होत असतो आज या ठिकाणी पृथ्वी घटस्वरूपात आढळत नाही मती कोणीकडे गेली बरे अशा प्रकारचा प्रश्न उत्पन्न झाल्यावर त्या घटरूप पृथ्वीचे परमाणु झाले आहेत असे निशय समझावे, असे लोक विचार करीत म्हणत असतात शाश्वत क्षणिक शून्य नित्य अनित्य सकर्तृप आणि अहंकार याहीपेक्षा वेगळे असे जे प्राचीन असलेले सप्तभेदा युक्त असलेले जे महत्त्व त्याचा हे ब्रह्मदेवा तू सत्वर स्वीकार कर हा अहंकार त्यापासूनच उत्पन्न झालेला आहे म्हणून त्याचपासून तू पूर्व कर आता तुम्ही येथून लवकर जा स्वतःसाठी उत्तम स्थाने निर्माण करा आणि तेथे सिद्ध रहा। केवळ दैववशात वेळोवेळी उत्पन्न झाल्यावर स्वतःची प्राप्त कर्मे नित्यनेमाने करीत जा हे ब्रह्मदेवा सांप्रत मी तुला ही महासरस्वती नावाची अत्यंत सुस्वरू आणि योग्य शक्ती देत आहे तिचा तू स्वीकार कर ही शक्ती रजोगुणाने युक्त असून पहाबरे तिचे हास्य ही लाभवी आहे या दिव्य स्त्रीने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे दिव्य अलंकारांनी ती विभूषित आहे आणि सांप्रत ती उत्कृष्ट सिंहासनावर आरूढ झालेली आहे क्रीडेसाठी तू या सहचारिणीचा स्वीकार कर या प्रियेला तू अतिशय पूज्यमान माझ्या ह्या विभूतीचा तू कधीही अवमान करू नकोस तू हिच्यासह आता सत्वर सत्यलोकात प्रयाण कर आणि महत्त्व रूप बीजाच्या आधाराने तू सर्व चतुर्विद जगत त्वरित उत्पन्न कर प्रलय कालात जीव कर्म यासह सर्व शरीरे लिंग अत्यंत लीन होऊन राहिली आहेत ती तू पूर्वस्थितीला आणून प्रकट कर काल कर्म आणि स्वभाव या कारणांनी मुक्त होऊन तू पूर्वीप्रमाणे हे संपूर्ण जगत उत्पन्न कर आणि या जगात स्वभाव रूप असलेले सत्व वगैरे सर्व गुण पूर्ववत त्या त्या ठाई निर्माण कर विष्णूजवळ सत्वगुणाचे प्राधान्य अधिक आहे म्हणून तो सर्वश्रेष्ठ असल्याने तू त्याचा आदराने मान राखत जा त्याचे नित्यपूजन करीत जा जेव्हा जेव्हा तुला काहीतरी संकटे आल्यामुळे कार्यात दुर्घटना उत्पन्न झालेली आढळेल तेव्हा तेव्हा तू या श्रीहरेला शरण जा तो पृथ्वीवर अवतार धारण करून सर्व व्यवस्थित करील तीर्घीय तीर्य, तीर्यग्योनित अथवा मानवी योनित हा जनार्दन अवतार धारण करून सर्व दानवांचा अथवा दुष्टचक्राचा नाश करेल त्याप्रमाणे ह्या मला महाबलाढ्य रुद्रही तुला तुझ्या कार्यात नित्य सहाय्य करीत राहील म्हणून इतर सर्व देव उत्पन्न करून तू यथे क्रीडा कर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य प्रसन्न चित्ताने आणि स्थिर मनाने अमूल्य दक्षिणांच्या योगाने विधीपूर्वक यज्ञ करून तुम्हा सर्वांचे नित्य भजन करतील माझ्या स्वाहा या नावाच्या उच्चाराने सर्व यज्ञात तुम्ही सर्वदेव, खरो खरच, देव खरोखरच अत्यंत तृप्त व्हाल आणि संतुष्ट व्हाल शिवतमोगुणी असल्यामुळे त्याला सर्वांनी अत्यंत मान देऊन त्याचे सर्व प्रकारे पूजन करावे आणि सर्व यज्ञामध्ये त्याचे विधीपूर्वक स्तवन करून त्याला प्रयत्नपूर्वक पूजावे देवांना जेव्हा जेव्हा दैत्यांपासून भय उत्पन्न होईल तेव्हा वाराही वैष्णवी गौरी नारसिंही आणि सदाशिवा ह्या आणि इतरही माझ्या शक्ती उत्कृष्ट आणि अनुपमेय देह धारण करतील आणि देवशत्रूंचा संहार करून संकटांचा परिहार करतील हे ब्रह्मदेवा तू सत्वर आपल्या कार्यास सुरुवात कर सर्व मंत्रांमध्ये हा मंत्र उत्कृष्ट आहे हे लक्षात ठेव आणि हे महाबुद्धिशाली ब्रह्मदेवा सर्व अर्थ काम सिद्धी जावेत म्हणूनच तू हा मंत्र नेहमी हृदयात धारण करून त्याचे मनोमन चिंतन कर असे त्या सुहास्यवदना आदिमाया जगनमातेने मला सांगितले त्यानंतर हे नारदा की विष्णूला म्हणाली हे भगवान विष्णू हे महाभाग्यशाली आता तू सर्वांग सुंदर मनोहर लक्ष्मीचा स्वीकार कर आणि स्वस्थानी जा ही शक्ती चिरंतन तुझ्या हृदयामध्ये स्थिर राहील ही सर्वांचे मनोरथ परिपूर्ण करणारी कल्याणी आहे ही शक्ती मी तुला देत आहे तिच्यासह तू क्रीडा करू नकोस तू नित्य हिला मान देत जा कारण लक्ष्मी नारायण योग मी मुद्दाम घडवून आणला आहे तसेच सर्व देवांची सर्वतोपरीने उत्तम उपजीविका चालावी म्हणून मी हे सर्व यज्ञ निर्माण केले आहेत तसेच आता तुम्हाला कसलीही कमतरता नाही तुम्ही सर्वजण एक विचाराने एकमेकांच्या सहकार्याने विरोध न करता राहत जा तुमच्यात नेहमी एकमत असू द्या हे विष्णू तू ब्रह्मदेव आणि शिव हे माझ्याच गुणांपासून तुम्ही उत्पन्न झाला आहात म्हणून सर्व आणि इतरे जनही तुम्हाला अत्यंत मान देतील आणि पूज्य लेखतील या तिळ मात्र खोटे नाही तुम्हा तिघांच्याही स्वरूपात जे मंदमती मूढ मानव भेदभाव धारण करतील ते पुरुष निशय नरकात जातील ब्रह्मदेवा ब्रह्मदेवासंबंधी कोणीही संशय बाळगण्याचे कारण नाही हे विष्णू तुमच्या मध्ये एक वेगळाच गुणभेद आहे तो आता मी सांगते तुम्ही लक्ष देऊन ऐका परमात्म्याचे चिंतन करण्यासाठी तुझ्याकडे सत्वगुण अधिक प्रमाणात वास करीत आणि रजोगुण आणि तमोगुण हे गुण असतील ते तुझ्या ठिकाणी अल्प आहेत तेव्हा विविध प्रकारचे कामविकार उत्पन्न होताच तू लक्ष्मीसह यथेच्छ क्रीडा करीत जा कारण तू रजोगुणाने अतिसंपन्न आहेस वाघबीज कामबीज आणि तिसरा मायाबीज या सर्वांनी परिपूर्ण असा हा मंत्र मी तुला दिला आहे तो सर्व मनोरथ पूर्ण करणारा मंत्र है आता कर या नित्य जप करीत क्रीडा करीतु हिमाझी क्रीडा चालूपर्त तुला मृत्यूचे अथवा काला कसले ही भय नहीं पे स्वेच्छे ने चराचर सृष्टि जता सं करीन तुम्हें पण जेव्हा मी स्वेच्छेने या चराचर सृष्टी जातीचा संहार करीन तेव्हा तुम्ही तिघेही माझ्यामध्ये पुन्हा लीन व्हाल हे पुरुषोत्तमा मी दिलेल्या कामप्रद मंत्राच्या सहाय्याने प्रणवासह शुभफलाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने माझे स्मरण करावे आता हे विष्णू वैकुंठ लोकसत्वर निर्माण करून तू तेथे वास्तव्य कर आणि सनातन महाशक्ती देवी जी मी त्या माझे तू चिंतन करीत निशंक मनाने क्रीडा करीत रहा, तुझ्यावर कसलेही संकट येणार नाही ना अशा प्रकारे सांगितले आणि वस्तुत निर्गुण असणाऱ्या त्या महामायेने त्या पराकृतीने महादेवाला उद्देशून अत्यंत कल्याणप्रद आणि अमृत तुल्य भाषण केली ती म्हणाली हे शंकरा तू आता या नयन मनोहर आणि महाकाली या नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि माझ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या माझ्या गौरी या शक्तीचा स्वीकार कर आणि हिच्यासह हो, तू सुखाने नित्य क्रीडा करीत राहा तुझ्या ठिकाणी तमोगुण हा प्रधान गुण असून सत्वगुण आणि रजोगुण हे अत्यंत गौण गुण आहेत केवळ क्रीडेसाठी तुझ्या ठिकाणी रजोगुण आणि दैत्यांचा संहार करण्यासाठी तमोगुण हे दोन्ही गुण प्रामुख्याने तुझ्या स्थिर राहतील पण हे निष्पापशिवा तपश्चर्या करण्यासाठी आणि परमात्म्याचे स्मरण करण्यासाठी तू सर्वदा शांतगुणाचा स्वीकार करीत जा हे ब्रह्मा, ब्रिष्णू महेश्वर ही जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी तुम्ही तत्पर असून तुम्ही त्रिगुणात्मक आहात या तिन्ही गुणांशिवाय उत्पन्न झालेली एकही वस्तू या जगतामध्ये नाही या संसारात जे म्हणून दृश्यवस्तू मात्र काही ते या त्रिगुणाने युक्तच आहे दृश्य पण निर्गुण अशी एकही वस्तू या पृथ्वीवर उत्पन्न झाली नाही आणि पुढेही होणार नाही म्हणूनच केव्हाही तो दृश्य होणे शक्य नाही हे शंकरा पण मी अशी एक सर्वोत्तम देवी आहे की वेळेनुसार मी सगुण अथवा निर्गुण होत असते हे शंभो माझे कार्यरूपाने अस्तित्व नसून मी कारण रुपाने स्थिर आहे पण जेव्हा मी कारण रूप असते तेव्हा मी सगुण होते आणि जेव्हा मी पुरुषाच्या संधीत असते तेव्हा माझे स्वरूप निर्गुणात्मक असते महातत्व अहंकार आणि शब्द इत्यादी गुण कार्यकारण परत्वे सर्व टाकतात संतापापासून अहंकाराची निर्मिती झाली असल्याकारणाने मीच ती कल्याणीच्या अहंकाराचे कारण आहे त्रिगुणात्मक स्वरूपाचा अहंकार मीच निर्माण करते कारण ते माझे एक कार्यच आहे या अहंकारापासून एक अद्भूत महत्त्व उत्पन्न झाले आहे याला महत्त्व हे कार्य असून अहंकार हे त्याचे कारण आहे या अहंकारापासून ही सर्व सूक्ष्मभूते सर्वदा निर्माण होत असतात जेव्हा सर्व जगताची उत्पत्ती होते तेव्हा या सूक्ष्म भूतांपासून श्रेष्ठ पंचमहाभूते निर्माण होतात पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पाच महाभूते आणि सोळावे मन असा कार्यकारण कार्यकारोडशात समुदाय निर्माण झाला आहे आदि पुरुष जो परमात्मा तो वस्तुता कार्यही नाही आणि कारणही नाही म्हणून तर हे शंभो या आदिसृष्टीत असलेल्या सर्वांचीच माझ्यापासून उत्पत्ती झाली आहे काराने सापड़ मी तुला संक्षेपा संगली श्रेष्ठां्रीड़ा विमान बसन सत्वर जा का संकट कोसल सत्वर मेवल स्मरण करा मैं त्वरित दर्शन दे तुम्हारा संकटा नाश करीन हे देवान्नो मे सनातन परमां तुम्ही नित्य मनामध्ये चिंतन करीत रहा, कारण आम्हा उभय त्यांचे स्मरण केल्यास तुमच्या कार्याची सिद्धी होईल अशा प्रकारे देवीने तिघांनाही कार्यतत्पर केल्यावर आम्हा तिघांना तीन शक्ती दिल्या विष्णूला महालक्ष्मी शिवाला महाकाली आणि मला महासरस्वती अशा या सुसंस्कृत तीन शक्ती आम्हाला दिल्यावर तिने आपल्या त्या शक्तींसह ते स्थान सोडून जाण्याची आम्हाला आज्ञा केली तेथून आम्ही दुसऱ्या स्थळी प्राप्त होताच पूर्ववत पुरुष स्थितीत आलो त्या महामायाच्या स्वभावाचे आम्ही स्वरूप चिंतन करू लागलो तिच्या अद्भुत प्रभावाचे स्मरण करीत आम्ही आपापल्या शक्तींसह त्या अद्भुत विमानाजवळ येऊन विमानात बसलो पण ते अद्वितीय विमान इतके प्रचंड होते की थोड्याच वेळा ते द्वीप ती परादेवी तो सुधासागर आणि ते विमानही आम्हा जिसेनासे झाले हे अगदी सत्य आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या विमानात बसल्यावर महासागरात ज्या ठिकाणी जघन प्रदेश निर्माण करून त्या अतिबलाढ्य मधुकैठ राक्षसांचा विष्णूने वध केला होता तेथे त्या ते कमलाचे जवळ आम्ही सत्वर येऊन पोहोचलो अध्याय सहावा समाप्त